सर्ग तेहत्तीस सिद्ध म्हणाले रघुकुलाची कीर्ती वाढवणाऱ्या रामाच्या पवित्र भाषणा संबंधाचा जो निर्णय आता सांगण्यात येणार आहे तो महर्षीनेही ऐकण्यास हो योग्य आहे यासाठी नारद व्यास पुल प्रभृती महर्षीनं सत्वर या ठिकाणी उपस्थित व्हा ज्याप्रमाणे भ्रमर हे कमलिनीच्या भोवती जमतात त्याप्रमाणे दशरथ राजाच्या या पुण्यप्रद वैभवयुक्त सभेमध्ये आपण सर्वजण जाऊया नंतर वाल्मिकी म्हणाले अशा रीतीने सिद्धाने भाषण केल्यावर सर्व तऱ्हेच्या दिव्य मुनीचे समुदाय आकाशातून खाली सभासच्या पुढे ज्यांच्या विण्याच्या मधुर शब्दाला कधी खंड पडत नाही असे नारद म्हणे आले त्यांच्यानंतर जलाने ओथमलेल्या मेघाप्रमाणे भाषणारे व्यासमुने आले पाठपाठ भृगु अंगिरा पुल चवन उद्दालक उशीर वगेरे मुने सभासून पोचले त्या मुलींच्या हातात उत्तम कमंडलू होते हातातून रुद्राक्ष लोबत होत्या आणि परस्पराना भेटताना त्यांची मृगाजीने आपल्या तेजस्वी तेजस्वीतेमुळे आकाशातील शोभेच नक्षत्र मालिका परस्पराना प्रकाशित करणारी सूर्य मालिका विविध रंगाने शोभणारी रत्नमालिका आणि मुक्तावली प्रमा होती। तो मुनि समूह बयाच कालावधि एकत्र आंद्रा जन मालिका है भाई नक्षत्रा मिल मेघा प्रमाण शोभनारे मेघश्याम व्यास मुका बाजू ऐसी आसना वीराजमान तर दुसऱ्या बाजूला नक्षत्रामधील चंद्राप्रमाणे बाजूला आकाशमार्गाने सिद्धांत समुदाय सभास्थानी उतरला आणि सर्व मुनी वेष्टीत असा जवळ दशरथ राजा त्याने आणि सभेतील सर्वांनी उत्थापन दिले त्या सभेच्या ठिकाणी जमलेल्या आकाशातील किंवा जमिनीवरील मुलींच्या दुर्वांगूर होते तर कित्येकांच्या केसामध्ये मणी होते कित्येक जण आपल्या जटामुळे पिंगट दिसत होते तर कित्येकांच्या मस्तकावर माळा वेढलेल्या होत्या काहींच्या हातात रुद्राक्ष माळा होत्या काही माया होता। अलंकार सर्व मुनि सभी आसनाजमान वशिष्ठ ने आसना विश्वामित्री पाद्य अर्घ्याधिका पूजा कर ऋषिघर पूजा कर प्रेम पूर्वक संभाषण दशरथा ने और ही सर्व सिंह प्रश्न विचार अशा तर आदरा व प्रेमाने वागू एकमे बदलवाटना पूज्य भाव व्यक्तर सर्वज आपापल स्थान जाऊन बसले सर्वानी पुष्पांच वर्षाव कर आणि साधू साधू असे शब्द उच्चारून सर्वांच्या समोर बसलेल्या रामाची संपूजा केली राजलक्ष्मी राजिष्ठ विश्वामित्र वामदेव तसेच राजा दशरथाचे मंत्री देवशी नारद मुनिष्ठ व्यास आणि मरीची दुर्वास अंगिरा कृत पुलच्छ पुह शरलोमा भरद्वाज त्याचप्रमाणे मुनिपुंगी आणि उद्दारक रुचिक शर्यादी सर्व वेद आणि वेदांगे यांच्या मध्ये पारंगत असलेले तत्वज्ञ महात्मा विराजमान झाले विनयाने ज्याची मान दौरलेली आहे अशा श्री रामाला उद्देशून नारदा मुने विश्वामित्रांसह म्हणाले अहो या कुमार रामाने खरोखर त्याचे भाषण वैराग्याने युक्त हृदयाला आनंद देणारे पूजा नाही योग्य वाटणारे स्पष्ट आणि चित्त चाचल्यादी दोषाने रहित असेच आहे रामाचे हे भाषण ऐकून कोणाला आश्चर्य ना वाटणार नाही कारण आहो शेकडो वक्त्यामध्ये एखाद्याचे भाषण हे सर हृदय माणसांच्या अंतकरणात विस्मय करणारे आणि अभिप्रेत अर्थाचा निश्चयाने बोध करणारे असते बळणाप्रमाणे सूक्ष्मार्थचा भेद देणारी बुद्धी ही एक लताच आहे आणि ती एखाद्याचे विवेक रूपी फल देणारी असल्याचे दिसते ज्या मनुष्याच्या बुद्धीची ज्योतिष रामाच्या बुद्धीप्रमाणे प्रज्वलित असून आत्मतः प्रकाश व्यक्त करनेला समर्थ असते त्याला खर अशा रीतीची बुद्धी ज्यांच्या रक्त मांस आणि अस्थिर यांच्या संयोगाने बनलेल्या या देहरूपी यंत्रावर आसक्त होऊन जे जगातील विषयांचा उपभोग घेण्यात दंग होतात असे प्राणी सचेतन आहे असे म्हणणेही तितकेसे बरोबर नाही ज्या माणसांची बुद्धी ही विचारशील नसते जी माणसे मोहामुळे संसारात दुर्फटून जाऊन जन्म मृत्यू जरा दुःख यांच्या फेऱ्यात वारंवार सापडतात ज्या मनुष्याचे चित्त शुद्ध झाले आहे आणि ज्याची बुद्धी विचार प्रवण होऊन ज्याने रामाप्रमाणे कामादी शत्रूंचे मर्दन केले आहे असा भाग्यशाली पुरुष या जगात विरळत असतो ज्याप्रमाणे पृथ्वीवरील असंख्य वृक्षात आम्ही थोडे त्याप्रमाणे ज्यांची शुद्ध बुद्धी तत्व साक्षात जाऊन पोहचते असे उत्तम पुरुष पुरुषही या जगात फारच क्वचित दिसून येतात श्रीरामाच्या बाबतीतले वैशिष्ट्य असेल की बारावयामध्येच त्याची बुद्धी विवेक संपन्न झाली असून त्याला एव्हाच संसाराचे मिथ्यात्व प्रतीत झाले ही बाब विशेष आश्चर्य करण्यासारखीच आहे दिसण्यात सुंदर आणि ही सोपे असे फल आणि पल्लव याने युक्त असलेले वृक्ष सर्वत्र दिसून येतात परंतु चंदनाचे वृक्ष मात्र विराच असतात प्रत्येक वनात फळापुष्पाने युक्त असे शेकडो वृक्ष आढळतात परंतु लवंगाचं वृक्ष मात्र एखादच आढळतो रामाच्या ठिकाणी आज जो विस्मयकार्य चमत्कार दिसून तो खरोखर शीतल चंद्रकिरण उत्कृष्ट वृक्षावरील मंजिरी फुलापासून निघणारा सुगंध यांच्या प्रमाणे मनोहर आहे उद्दाम आणि दुष्टाशात दैवामुळे उत्पन्न झालेल्या या निंद संसारामध्ये हे द्विजश्रेष्ठानं विवेकाच्या योगाने आत्मलाभ हे सार प्राप्त करून घेण्यासाठी जे नित्य आत्मचिंतनात मग्न असतात रामचंद्रासारखा विवेकी आणि शुद्ध बुद्धीचा पुरुष आम्ही पूर्वी कधीही पाहिला नाही तसेच भविष्यकाळी सुद्धा कोणी उत्पन्न होईल असे वाटत नाही रामचंद्रांचे अंतःकरण उदार असून सर्व लोकांच्या मनात विस्मय निर्माण करणारे अशा या राघवाचा तत्वबोधासबंधातील जिज्ञासा बाळगणारा मनरथ जर आमच्याकडून पूर्ण होणार नसे, तर आमचे ज्ञान व्यर्थ आहे असेच म्हटले पाहिजे इति श्री वासिष्ठ महारामायने वैराग्य प्रकरणे सर्ग तेहतीस